पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबले प्रारंभ पुष्क वेला मनुष्या मोठेपणा आईबापांवर अवलंबुन आतो ता बरेवाइट जीवन या आई बापांवर अवलुबा पया लहानपणापास भरला जो पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही हिमालयाच्या दर्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनातील कान्याकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंध फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदारता पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्यांचे अद्याप दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्विणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही वृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय आईबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्या जीवनात जे विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केलेली जात असतात जगात फक्त आई आईबापच शिकवितात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवितात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरही आईच्या सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उडबस सुरू असते म्हणून खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान ही तीच लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात लहानपणी मुलाचे मन रिकामे असते भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याचप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता अध्याशासारखे बराबर त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनावरही रंग येते असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेणासारखे ते असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुला देखत आदळ आपट केली भांडणतंडण केले तर मुलाच्या खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसणे सवरणे मुलाच्या असमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे हृदयाचे बुद्धीचे दूध होय मुलाला दूध पाचताना आईचे डोळे मत्सराने लाल झाले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर अप्त्य सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलांच्या समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्रांच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्य स्वच्छ सतेज व तमोहीन असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिकट रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही, ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात हे वरुण देवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर माझ्या वडील मंडळी जबाबदार धर अस्ती ज्याजान कनियस उपारे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ जा ज्येष्ठाने आपली जोखिम ओळखून वागले पाहिजे आईबापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे शामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी, कधी चार असूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्याच्या जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत परंतु शाम सांगत नसे आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोपत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काहीच सांगत नाहीस असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता शाम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावतात केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्या परी हुरहुर हीच एक अंतरी परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणतात लहानगा गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारी जडावायाचा भिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे अद्धपतन सांगावयात जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्यातून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसतच म्हणाला मी निरंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावायची शाम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोहक मोह आहेत वयास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण का एकमेकांपरके आहोत तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही आपण सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही आम्हाला सांगण्यात कसे आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता, ही कोमलता हे प्रेम ही गोड हसणे ही सेवावृत्ती ही निरंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कुठून आले ते सांग आम्ही आजार्याची शुश्रूषा करतो तूही करतोस परंतु तू आजाऱ्याची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपला साकारतोस परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कुठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी ओतली शाम वराडातील एक दंतकथा तुला माहित आहे का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकायास आला श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विकास भाव विचारला तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पहावा याचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक भांडतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली वराडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तेथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्याने आता राहावेना तो गंभीरपण गलाई चे दे गो जे काही चांगले आहे ते माजा आई मजा गुरु आई मजा कल्पतुरु तिने मला काए -काए तरी दिले तिने माला का सारे काम बघा व्यास प्रेमपने बोला व्यास तिनेच मला शिकविले मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम करावायास तिने शिकविले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून तूं ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकविले कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्व आणि सत्व न गम्यता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले आईने जे जे शिकविले त्याचा पराधांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुकत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर किंवा बाहेर येईल तो येवो माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो मद तरंगी करूनी निवास स्वास देई मम जीवनास तीच वाज देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई आई आई असे म्हणता म्हणता शामला गैभरून आले त्याच्या डोळ्यातून घळघळा सुरुधारा वाहू लागल्या भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात हाथ की बोटे थरथरू लगे थोड़ा वे सारे शांत होते ती थोर शांति तेथे पसरली होती नंतर भावनापुर थोड़ा ऊसरला व श्यामला गड़नो मजे अे का संगनेसारके नाही, परंतु मजी आई कशी होती ती मे तुम्हारा संगेन आई से गुणगा कर वोट पवित्र करीन आईच् आठवती गोष्टी संगेन तिच्या स्मृती आळवी रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम मनाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा मनाला रोजच सुधारस प्यावयास मिळणार रोजच पावनगंगेत डुबावयास मिळणार